वाल्मिकी रामायण अयोध्याकांड स्वर्ग सहासष्ट अग्नीप्रमाणे पाणी आटलेल्या सागराप्रमाणे व तेज नष्ट झालेल्या स्वर्गस्थ झालेल्या पाहून कौसल्याचे डोळे अश्रून भरून आले पती गेल्यामुळे ते शोकाने व्याकुळ झाली राजाचे मस्तक मांडीर घेऊन ते कैकेईला उद्देशून बोलले कैकई झाले ना तुझ्या मनासारखे राजाला टाकून आता निष्कंटक राज्यभो क्रूर दुष्ट आचार करणाऱ्या स्त्रिये त्यावरच तुझे मन लागला होते मला सोडून राम गेला माझे पतीही स्वर्गाला गेले तांडा सोडून वाट चुकून भरतीकडे गेलेल्या सारखी मी झालेली आता जगून मला काय उपयोग करायचे आपले दैवत पती त्याला सोडून कोणती स्त्री धर्म टाकून दिलेल्या कैकईसारखी कै दुसऱ्या ठिकाणी जगू इच्छित लोभी माणसाला आपल्या कृतीचे दोष दिसत नाही तो विष सुद्धा खातो त्या माणसाप्रमाणे कुबजेच्या निमित्ताने कैकईकडून कै या राघव नाश झाला जे कर्तव्य नाही अशा बाबतीत राजाला गुंतून त्याच्याकडून रमा रामाला त्याच्या पत्नीसह देशाबाहेर घालवले हे ऐकून माझ्याप्रमाणे जनकाला वेदना होतील त्या कमलनयेनं धार्मिक राजाला मी विधवा झाले अनाथ झाले हे अजून कळलेले नाही तो जिवंत असूनही येथे नसल्यासारखा झालाय तसेच विधेराजाची मुलगी देखणी पण आता दिनवाणी झाली दुःख तिला माहीत नाही पण मनात दुःखाने ती उद्वै उद्वेग पावत रात्री भयंकर आवाज करणाऱ्या पशुपक्ष्यांचे ते आवाज ऐकून भिवून ती रामाचा आसरा घेईल राजा जनक वृद्ध आहे त्याला पुत्र नाही तोही वैद्यहीची चिंता करीत शोकाने व्याकुळ होऊन कदाचित मरण पावेल। तेव्हा मी पतिव्रता आताच मरून जाते या शरीराला कवटाळून अग्नीत प्रवेश करते राजाच्या शरीराला मिठी मारून अशा रीतीने विलाप करणारा दिन अत्यंत दुःखार्थ कौसळलेला कारभारी मंडळीने बाजूला केले मग आम्हाने राजाला तेलाच्या डोणीत बुडवून ठेवून म्हणून त्याने राजाचे प्रेत तसेच ठेवले सचिवाने राजाला तेलाने भरलेल्या डोणीत झोपवले तेव्हा अरे रे गेले महाराज हे ते समजून तेथील स्त्रिया दुःख करू लागल्या दीन होऊन हात वर करून अश्रू करणाऱ्या मुखाने रडत शोकाने भरून जाऊन त्या केविलवानेपणे दुःख करू लागल्या हाय हाय महाराज सदा गोड बोलणाऱ्या सत्य प्रतिज्ञा रामाने आम्हाला टाकले तुम्ही का बरे आमचा त्याग केला रामाने टाकून दिले आता आम्ही दुष्ट अंतकरणाच्या सवतीच्या कैकैच्या जवळ विधवा झाल्यावर कसे राहावे तोच आत्मवान प्रभू तुमचा आणि आमचा नाच होता तो श्रीमान राम राजश्री सोडून जाऊन वनात गेला तोही आपत्ति ने भवि कई कई कड़ी तिरस्कार कर लक्ष्मण से टाकून दिल ती इतर को दशरथांदर स्त्रीय पराकाष्ठे शोका मु अश्रू भर आनंद विहीन होगा करू लगे नक्षत्रहीन रात्र भरत्यावरून स्त्री तशी त्या थोर राजावरून अयोध्यापूर्वी शोभाहीन झाले लोकांच्या मुखावरून आश्रय उघडू लागले घरोघरच्या स्त्रिया हाहाकार करू लागल्या गल्लो गल्लीच्या टोकास असलेले चव्हाटे निर्जन झाले पूर्वीची नगराची कळा राहिली नाही शोकखरीत राजा स्वर्गाला गेला आणि त्याच्या स्त्रिया भूमीवर पडून राहिल्या अशा स्थितीत थोड्याच वेळात सूर्य आपले किरण आवरून चालता झाला आणि आपली पावले टाकीत रात्र झाले जमलेल्या इष्टमित्रांना पुत्र नसताना राजाचे प्रेत दहन करणे पसंद पडले नाही दर्शनाच्या पलीकडे गेलेल्या राजाविषयीचा विचार करून त्याला त्याने शय्येवर ठेवले सूर्या वाचून आकाश जसे निष्प्रभ दिसावे नक्षत्र गणा वाचून रात्र जशी भकाल दिसावी तशी ती पुरी त्या राजा वाचून भासली कंठापर्यंत वाहणाऱ्या अश्रूने भरलेले ज्याचे कंठ झाले अशा लोकांचे त्या पुरीत रस्त्यावर आणि चवाट्या चहाट्यावर गर्दी झालेली होती पुरुष आणि स्त्रिया थव्या थव्याने जमून भरताच्या मातेचा धिक्कार करीत होत्या राजाच्या मृत्यूने त्या नगरी ते सगळे अत्यंत दुखी झाले होते कोणालाही स्वस्थता वाटत नव्हती अयोध्याकांडाचा सहासष्टावा सर्ग समाप्त